ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण स्कंद अकरावा अध्याय पहिला यदुमंशाला ऋषींचा शाप श्री शुकाचार्य म्हणतात भगवान श्रीकृष्णाने बलराम व इतर यादवांना आपल्या बरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला तसाच कौरव पांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरविला नीर प्रकारे एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशींकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भारत नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणाने न कळणाऱ्या श्रीकृष्णांनी विचार केला की एका परीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादव कुळ जिवंत आहे तोवर तो, तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही असेच मला वाटते हा यदुवंश माझ्या आश्रयामुळं आणि विशाल वैभवामुळं उन्मत्त झाला आहे याचा दुसऱ्या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते एकमेकांवर घासल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अग्निप्रमाणे या यदू वंशामध्ये सुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा त्यानंतरच माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईल राजन सर्व आणि सत्यसंकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राह्मणांच्या शापाचं निमित्त करून आपल्याच वंशाचा संहार केला आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरण कमलांनी ती पाहणाऱ्यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या अशा रीतीने सहजपणे त्यांनी आपल्या उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला येथील लोक केलेल्या गायन, करूनच या, या करून, भगवन यदुमोशी तर ब्राह्मण भक्त होते उदार होते तसेच वृद्धांची नेहमी सेवा करणारे होते शिवाय त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांचे ठाई जडलेले होते असे असता ब्राह्मणा श्री शुक म्हणाले ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होता असे शरीर धारण करून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली ते उदारकीर्ती प्रभूकाम प्रभू द्वारकाधामात रममाण होऊन राहिले आता त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचे ठरवले कारण पृथ्वीवरील भार उतरवण्याचे एवढेच कार्यत शिल्लक राहिले होते श्रीकृष्णांनी अशी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्यांचे गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत आता वसुदेवांच्या घरी काळ रूपाने निवास करणाऱ्या त्यांनी पाठविल्यावरून विश्वामित्र असित कणव दुर्वास भृगु अंगिरा कश्यप वामदेव अत्री वशिष्ठ नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत त्यांच्याजवळ गेली त्यांनी खोटीच नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले जांबुवती नंदन साबाला स्त्रीचा वेष देऊन तिला त्यांच्याकडे नेऊन त्यांनी विचारले ब्राह्मणांनो ही डोळ्यात काजल घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते परंतु ती स्वतः विचारण्यास लाजत आहे आपले ज्ञान अबाधित आहे पुत्र व्हावा अशी हिची इच्छा आहे आणि आता हिच्या प्रसुतीची वेळ जवळ आली आहे तर हिला काय होईल हे आपण हो सांगावे परीक्षिता त्या जेव्हा त्यांची अशी चेष्टा केली तेव्हा रागावून ते रागा म्हणाले मूर्खानो याला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय पोटावरील कपडे काढून पाहिले तर खरोखर तेथे त्यांना एक लोखंडी मुसळ दिसले ते म्हणू लागले आम्ही आभागी हे काय करून बसलो आता लोक का आम्हाला काय म्हणतील याप्रमाणे व्यापूळ होऊन ते मुसळ घेऊन आपल्या घरी गेले यावेळी त्यांचे चेहरे फिके पडले होते ते यादवांच्या सभेत गेले आणि ते मुसळ तेथे ठेवून राजा उग्रसेना त्यांनी सगळी घटना सांगितली राजन जेव्हा द्वारकेतील लोकांनी ब्राह्मणांच्या शापाचे वृत्ता ऐकले आणि आपल्या डोळ्यांनी ते मुसळ पाहिले तेव्हा ते, ते आश्चर्यचकित आणि भयभीत झाले कारण ब्राह्मणांचा शाप कधीही व्यर्थ जात नाही हे त्यांना माहीत होते यदुराज उग्रसेनांनी त्या मुसळाचा भोगा केला आणि तो व लोखंडाचा राहिलेला तुकडा समुद्रात फेकून देवविला त्या लोखंडाचा तुकडा एका मासळीने गिळला आणि तो चुरा लाटांबरोबर वाहात वाहात समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आला थोड्याच दिवसात तो लहाण्याच्या रूपाने उगवला मासे पकडणाऱ्या कोळ्यांनी समुद्रात इतर माशांबरोबर या माशालाही पकडले त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता तो जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकाशी जोडला भगवंतांना सर्व काही माहीत होते हा शाप ते उलटवू शकत होते परंतु असे करणे त्यांना योग्य वाटले नाही कालरूपधारी प्रभूंनी ब्राह्मणांच्या शापाला संमतीच दिली अध्याय पहिला समाप्त